माकडं झाली माळी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका राजानं आनंदाच्या प्रसंगी खुश होऊन आपल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिली सर्वजण आनंदानं आपापले घरी निघून गेले पण राजाच्या महालातला माळी मात्र गेला नाही माळी विचारात पडला जर मी निघून गेलो तर बिचारी झाडं झुडपं वाढून जातील आता काय करावं थोडा वेळ विचार करून तो बागेत राहणाऱ्या माकडाकडे गेला त्यानं माकडाच्या टोळीच्या मुख्याला म्हटले तुम्ही सगळे बागेत आनंदात रहता, फळं दाणे हवे तितके खाता झाडांवर झोके घेता उड्या मारता खेळता मग आज मला थोडी मदत कराल का मुख्य माकडानं लगेच म्हटले हो तर नक्कीच करू की काय करायचं सांग मायानं उत्तर दिलं तुम्ही सगळ्यांनी मिळून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालायचं संध्याकाळी उन्हं कमी झाल्यावर पाणी घाला माण्यानं त्यांना परत एकदा सांगितलं नीट लक्ष ठेवा जरूर तेवढंच पाणी घाला उगाच जास्त नको मग तो निर्धास्त होऊन आपल्या गावी गेला संध्याकाळ होताच सगळी माकडं उत्साहानं कामाला लागली त्यांच्या प्रमुखानं त्यांना आठवण करून दिली प्रत्येक झाडाला योग्य तितकंच पाणी घाला एका माकडानं विचारलं पण प्रत्येक झाडाला किती पाणी हवंय ते आपल्याला कसं कळेल आता प्रमुखही विचारात पडला मग म्हणाला प्रत्येक झाडाची मुळं पहा मूळ लांब असेल तर जास्त पाणी घाला आणि मूळ लहान असेल तर कमी पाणी हे ऐकून माकडांनी एक एक करत सगळ्या झाडांची मुळं तपासली आणि मगच पाणी घातलं दुसऱ्या दिवशी मारी कामावर परत आला तर काय अरे बापरे सगळी झाडं जमिनीवर पडलेली ज्याचं काम त्यानंच करावं दुसऱ्यांना केलं तर सत्यानाश